Amen. नमस्कार मित्रांनो मी आहे मीनाक्षी आणि आपण सर्वजण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी रेडिओ शिवनेरी आजचे आपले थोर संत आहेत संत चोखा मेळा संत चोखा मेळा हे श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज यांचे समकालीन होते त्यांची बायको सोयराबाई बहीण निर्मलाबाई व मुलगा कर्म मेळा असे सर्व कुटुंब विठ्ठल भक्त होते त्यांनी पुष्कळ अभंग लिहिले असून ते प्रसिद्धही झाले आहेत ग्रंथ लिहिला आहे, आहे। मंगळवेढे येथे किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असता ते एकाएकी कोसळले व त्याखाली श्री चोखोबा राय आणि अनेक मजूर मयत झाले ही घटना शके बाराशे साठ म्हणजे व ज्या अस्थिमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज होता त्या अस्थि श्री चोखोबा रांच्या आहेत असे ओळखून त्यांनी त्या पंढरपुरी विठ्ठल मंदिरा पुढे नामदेव पायरी म्हणून दाखवली जाते त्या पायरी समोर वद्य त्रयोदशी रोजी नेऊन ठेवल्या मंगळवेडेथी वद्य पंचमीस होते व पंढरपुरी वद्य त्रयोदशी होते त्या समाधी स्थानावर श्री राजे निंबाळकर फलटण यांनी चांगली घुमटी बांधली आहे मंगळवेडे येथे त्यांच्या निधनाच्या जागेवर एक शुभिवंत घुमती बांधावी अशी सूचना ना, ना बाळासाहेब खेर यांनी मंगळवेढ्यास आल्या वेळी केली होती त्याप्रमाणे श्री संत चोखा मेळा स्मारक समिती म्हणून एक समिती स्थापन होऊन त्या समितीचे निम्मी वर्गणी जमवली व सरकारांकडून निम्मी वर्गणी मिळाली वो एक चांगले सुशोभित स्मारक त्या ठिकाणी झाले आहे या घुमटीचे उद्घाटन अस्थि घेऊन जाताना श्री संत नामदेव महाराज यांनी मंगळवेढ्या पासून दोन मैलावर व दहा मैलावर विसावा घेतला त्या ठिकाणी लोकांनी पादुका स्थापन केल्या पंढरपुरात चालत जाताना त्या विसाव्यापाशी थांबून पादुकांचे दर्शन घेण्याचे वारकरी व इतर मंडळींची पद्धत आहे श्री संत चोखोबा महाराज यांचे चरित्र लिहिलेले अभंग गाथा प्रसिद्ध आहे ऊस डोंगा रस नोहे डोंगा काय भुलला सी रंगा चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा काय भूललासी भूल लासी वरली या सोंगा। चोखा मेळा नेहमी म्हणत की कृष्णाची निंदा केली होती म्हणून महार जन्मासी येतील अशा अभंगातून त्यांनी स्वतःच्या जातीबद्दल वर्णन केलेले आहे चोखा मेळा हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहून या गावचे राहणारे ते उदरनिर्वाहासाठी पंढरपुरी शके बाराशे साली आले होते पंढरपुरी आल्यानंतर त्यांना विठ्ठल भक्तीत दंग झाले ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरण व भजन करू लागले त्यावेळी मंगळवेढे नगरीमध्ये भरभराटी होती शके बाराशे साठ ला मंगळवेढ्यातील वेशीच्या पूर्वेकडील तटाची भिंत कोसळली होती व तिचे बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर आणण्यासाठी दूत पंढरपुरी पाठवला होता आणि त्या मजुरांसोबत चोखा मिळा तटाच्या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी स कुटुंब मंगळवेढ्याचा अभंगातून व्यक्त केला आहे मंगळवेढ्या भोवती कुसू बांधावया महाराशी बोलवण्यात दूत आले महारा समागमे चोखा मिळा आला कामही लागला करावया असा पुरवठा चोखोबांच्या अभंगातून आहे सदैव विठ्ठल नामात ते दंग असायचे चोखोबांना नेहमी हीन कामे करावी लागायची एखादे अवघड काम चोखोबांना होईना त्यावेळी स्वत पांडुरंग त्यांच्या मदतीसाठी धावून येत होते तर म्हटलं जात आहे कि या पायावरचा नाद ब्रह्म शोधत कमीत कमी सात आठशे वर्ष तरी मागे जाव लागत एका तरुणाने बंडखोरी केली संस्कृतच्या कडिया कोंड्यात डांबून ठेवलेलं समतेच तत्वज्ञान उघड केलं भगवंताने सांगितलेल्या लोक संग्रहाचा मार्ग सगळ्यांना खुला करून दिला ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिकेने सगळं उलट केलं तो सतरा वर्षांचा तरुण पुढच्या अनेक पिढ्यांनी ज्ञानेश्वर माउली बनला त्यांनी इतिहास निर्माण केला अनेक क्रांत्या घडवणारी क्रांती उभी केली त्यापूर्वीच्या अनेक पिढ्यांची सदविचारांची बैठक बक्की होती म्हणून एकांस वेळी या क्रांतीचे पाईप उभे राहिले ज्ञानेश्वर नामदेवांचा करंगळीने हा पर्वताला आधार दिला होता पण तेवढ्या तोला संत मेळ्याच्या काठ्या सोबतीला नसल्या तर शेकडो वर्ष हा गोवर्धन पर्वत तरला नसता समाजाचा सर्व स्तरातले संत या मादी मादियाळीत ओळीने उभे होते एक अधिष्ठान एक मार्ग आणि एक दिशा असणारी ही पक्की टीम होती त्यात गोरा कुंभार होते आणि विसोबा खिचर्या होते योगी चांगदेव होते तर दासी जनी होती सेना नाव्ही आणि सावतामाळी होते तर वेक्षा कान्होपात्राही होती एवढच नाही तर त्यात परंपरेने अस्पृष्ट अस्पृश्य ठरवलेल्या समाजातून चोखा मेळांसारखा दिग्गज संतही उभा राहिला या संत मेळ्यात या प्रत्येकाचा अधिकार तेवढाच मोठा होता तेव्हाच्या समाजव्यवस्थेने केलेले अन्याय आणि त्या विरोधात विठू पाटलाच्या महाद्वारी उभा राहून चोखा महाराने केलेला जोहार हा विद्रोहाचा पहिला मराठी हुंकार तर होताच पण त्यातली काळजाला म्हणून ही क्रांती तेवढीच आज सोशल इंजिनिअरिंगचे नवनवे फॉर्म्युले रोज निघत आहेत पण त्यातून समाजातल्या दर्या कमी न होता खोलच होत चालल्या आहे भेदाभेदाच्या भिंती उंच उंच होत चालल्या आहे अशा समाजातील प्रत्येकाला आणि जहालांनी वारकऱ्यांची कानाही टाळकुटे म्हणून हे टाळणी केली त्याच वेळेस पुरोगामी म्हणवणाऱ्या चळवळी वाल्यांनी या परंपरेला प्रतिगामी आणि अफूच्या गोळीचा तुकडा ठरवलं म्हणून कोणतंही पूर्वग्रह न ठेवता नव्या पिढीच्या नजरेतून आज या सगळ्याकडे बघायला हवं अशा वेळेस चोखामेळा महत्वाचा ठरतो समाजातील शेवटच्या टोकाचा प्रतिनिधी तरीही ज्ञानेश्वर नामदेवांच्या अभंगातून मांडतो शूद्रांना ज्ञानाचा अधिकार नाही मुक्तीचा अधिकार नाही हे दावे त्यांनी आपल्या जीवनात धुळीला मिळवले आहेत वेदनांनाही कळणार नाही कळणार पर तेंचा सोबत मेलेले ढोर येत होते हे सगळं अमेझिंग आहे चोखोबांचं सा महत्व ही आहे की त्यांनी हे तत्वज्ञान स्वतः पुरता किंवा मंगळवेढ्याच्या महारवाड्यातून न ठेवता संपूर्ण वंचित समाजात चेतना उभा केली असावी असं दिसत स्वतःच्या जागा झालेला हरी प्रत्येक पदितांपर्यंत पोहचावा अशी त्यांची इच्छा दिसते म्हणून तर गेली साडे वर्ष अनेक धक्के पचवत चोखोबांची दिंडी आजही माऊलीच्या पालखी सोहळ्यात मानाच स्थान मिळवून आहे चोखोबांची पत्नी सोयराबाई व बहीण निर्मळाबाई मेहुना आणि बहिणीचा नवरा बंका आणि मुलगा कर्म मिळा असे हे अख्ख कुटुंबच या क्रांतीचा वाहक बनला होता या प्रत्येकाने कमी अधिक अभंग आज उपलब्ध आहे, अवघ्या रंग एक झाला हा प्रसिद्ध अभंग सोयराबाईंचा आहे हे फार कमी जणांना माहीत असेल कर्म मिळायला तर पहिला विद्रोही कवी म्हणायला हवा यांची मोठी योग्यता आहे क्रांती ही फक्त क्रीम पुरती नसते युनिवर्सिट्या आणि आराम खुर्च्यावर टेकलेली नसते ती मातीच्या शेवटच्या थरापर्यंत पोहचायला हवी तर तिला काही अर्थ आहे तर बघा मित्रांनो आज आपण संत चोखा मेळा यांची जीवन चरित्र ऐकले आहे तस पाहिलं तर संत चोखा मेळा हे जातीने महार जरी असले पण त्यांची मधून भक्ती होती ती खूप उच्च कोटीची होती आणि त्यांनी संपूर्ण समाजासाठी कार्य केले आहे, जा आहे तर अशा प्रकारे आपण त्यांच्या स्वतःमधली आध्यात्मिक उन्नती करणं खूप गरज आहे कारण हे सगळे धर्म जे आहेत जाती जे आहेत ह्या तर शारीरिक आहेत किंवा शरीराला लागूण आहेत पण आपल्याला आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी आपली दृष्टी आणि दृष्टिकोन बदलायला हवा कारण आज आपण फक्त शिकलेले नाहीयेत तर सुद्धा बन गरजेचं आहे आणखीनच अनेकानेक जीवन चरित्रांसोबत आपण पुढच्या भागात भेटूया तोपर्यंत मी मीनाक्षी नमस्कार आ, बोला बाविठ्थल,